स्कंदौथा अध्या विसावा कृष्णावताराची कथा व्यास म्हणाले हे भरतकुलोत्पन्न करतो प्रभा तीर्थाच्या ठिकाणी योग मायेने सैन्याचा नाश कसा केला हेही श्रवण कर भृगुशापाच्या प्रभावाने आणि महामायाच्या सामर्थ्याने केवळ भूभार हरणार्थ यदुवंशामध्ये महा तेजस्वी विष्णूची उत्पत्ती झाली भूतलावर विष्णूचा जन्म होण्याचा योग केवळ योगमायेच्या प्रभावानेच घडून आलेला आहे हे राजा ती मायादेवी ब्रह्मा विष्णू वगैरे देवांना तिने आपल्या प्रसिद्ध लिलेने विष्ठा मूत्र आणि स्नायू यांचा संयोग असल्यामुळे अत्यंत दुःखमय गर्भवासजन्य कष्ट विष्णूला सुद्धा भोगाव्यास लावले मग इतरांची गोष्ट पाहिजे कशाला रामावतारीही हिने बनवले। आणि हा मी आणि माझे या अतिदृढ अभिमानजन्य दुःखपाशाने हे प्रजाधिपते जन्मूला देखील मोहित केले म्हणूनच त्या दृढपाशापासून मुक्त होण्याकरता त्या कल्याणी आणि विश्वेश्वरी देवीची उपासना निसंग योगी मुमुक्षक्षु आणि अभ्युदये पुरुष करीत असतात तिच्या भक्तिलेशाचा अतिसूक्ष्म अंशही प्राप्त झाला असता प्राणीमुक्त होतो भुवनेशी असा उच्चार करणाऱ्याला ती तक्षणी त्रैलोक्य देते आणि माझे रक्षण कर असे वाक्य उच्चारताक्षणी त्रैलोक्यापेक्षा जास्त देण्यास काही नसल्यामुळे ती देवी त्याची ऋणी होत असते हे राजा विद्या आणि अविद्या ही तिचीच दोन रूपे आहेत विद्येने प्राणीमुक्त होत असून अविद्येने बद्ध होत असतो ब्रह्मा विष्णू आणि रुद्र हे सर्व तिच्या आधीन आहेत त्याचे सर्वही अवतार दाव्याने जखडून गेलेल्या पशुप्रमाणे दृढबद्ध झालेले आहेत हरी कधी वैकुंठामध्ये तकधी कधी क्षीरसागरामध्ये सुखाचा उपभोग घेत असतो कधी तो महाबलाढ्य दानवांशी युद्ध करीत असतो तो कधी विस्तृत यज्ञ करीत असतो हे सुव्रता तो कधी कधी ठिकाणी तीव्र तपश्चर्या करीत असतो योग निद्रेचे अवलंबन करून कधी तो शेषी स्वतंत्र अग्नि रवी चंद्र आणि इतरही सुरश्रेष्ठ आणि सनक आणि सनातन मुनी आणि वशिष्ठ प्रभूती ऋषी हे सर्वही पुरुषाच्या अधीन असलेल्या बाहुबली प्रमाणे सर्वदा आंबेच्या आधी असतात वेसन टोचलेले बैल प्रमाणे मालकाचा अधीन होऊन संचार करीत असतात त्याचप्रमाणे प्रमाणे सर्वही देवता कालपाशाने बद्ध होतात हे राजा हर्ष शोक निद्रा तंद्रा आळस इत्यादी भाव प्राणीमात्रांच्या देहांचा आश्रय करून राहिलेले आहे ग्रंथकारांनी देवाला अमर आणि निर्जर म्हटले आहे परंतु ते केवळ नावानेच अमर आणि ते तसे खरोखर असे, असे तरी संज्ञा खऱ्या अर्थाने कशी देता येईल जर देता येत असेल तर दुःखमय क्रीडेचा संभव कसा आयुष्याचे अंती हे जर खास मरणार तर त्यांना कीटकाधिकांची उपमा कशी लागू पडत नाही ज्याप्रमाणे काही मनुष्य वर्षभर जगतात तर काही वर्षे जगतात त्याचप्रमाणे पुष्कळ वर्ष जगत असल्यामुळे अमर या ब्रह्मदेव यांच्यापेक्षा अधिक जगतो त्याचप्रमाणे रुद्राचे आणि विष्णूचे आयुष्य त्यापेक्षाही अधिक असते या सर्वांनाही उत्पत्ती स्थिती आणि नाश ही आहेतच कोणत्याही देहधारी प्राण्याला मरण मरणानंतर जन्म जन्मानंतर मरण ही आहेतच याप्रमाणे चक्रासारखे भ्रमण निसंशय सर्वांच्या मागे लागले आहे जालाने बद्ध झालेला प्राणी कधीही मुक्त होत नाही आणि माया विद्यमान असताना मोहजाल कधीही नाहीसे होत नाही हे राजा सृष्टीकाली सर्वांची उत्पत्ती होते त्याचप्रमाणे कल्पांत समयी नाश होत असतो ज्याच्या नाशाला जो निमित्त असतो तो त्याचा घात करतोच। दैवाने जे ठेवलेले असते ते खरोखर अन्यथा होत नाही जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख अथवा सुख हे ह्या जगतामध्ये प्राण्याला ठरल्याप्रमाणेच प्राप्त होत असते असा सिद्धांत आहे चंद्र सूर्य देव, हे सर्वान प्रत्यक्ष सुख देने चंद्र क्षयी असुन, कलंक युक्त है जगधरता बुद्धिधाता ब्रह्मदेव परंतु तो सरस्वती कन्या मोहित शिवाची भार्या सती ही अग्नी देह देहदग्ध करून मृत झाल्यामुळे तो शिव जनदुखनाशक असतानाही दुःखाने संतप्त आणि विषय वासनेमुनेत पडला असता त्याच्या आगीमुळे त्या यमुनेचेही उदक कृष्णवर्ण झाले नंतर तो कामातूर शिव नग्न होऊन क्रीडा करीत करीत भृगवनामध्ये गेला भृगची गाठ पडल्यावर हे निर्लज्जा आजच्या आज तुझे लिंग गळून पडेल असा त्या भ्रेश दिला नंतर वाटली। एका राजाचा वाहन झाला सर्व जगतामध्ये श्रेष्ठ आणि विवेकी जो विष्णू त्याचे सर्वज्ञत्व रामावतारी कोणीकडे गेले त्या श्रीहरीला खरोखर सुवर्ण नाही। राम करू लागला। तो हो उच्च रड़त रड़त लागला। जानकी कोणी कडे गेली तिला कोणी भक्षण अथवा हरण केले काय हे लक्ष्मणा कांत्याच्या विराने दुःखित झाल्यामुळे मी मृत होईन हे अनुजा माझा माझ्या दुःखामुळे तुलाही मरण येईल आणि आपल्या मृत्यूची वार्ता ऐकून माझ्या मातेचाही अंत होईल नंतर ह्यामुळे दुःखाकुल झालेल्या शत्रुघ्नही जिवंत राहणे शक्य होणार नाही पुत्र दुःखामुळे जर्जर झालेली सुमित्राही प्राण सोडील कैकैचे मात्र मनोरथ पुत्रासह परिपूर्ण होईल हे सीते तू मला टाकून कोणीकडे गेली आहेस हे मृगने ये ये हे कृषो मला जगव, आता मी काय करू कोठे जाऊ माझे जीवित्व तुझ्या आधीन आहे महा तेजस्वी राम प्रत्येक वनामध्ये भ्रमण करू लागला जनक कन्या त्याच्या दृष्टीच पडली नाही सर्व लोकांनी शरण जाण्यास योग्य असलेला तो कमलन राम तो मायेने मोहित झाल्यामुळे वानरांना शरण गेला वानरांचे सहाय्य घेऊन त्याने समुद्राला सेतू बांधला मोहोधर कुंभकर्णाचा आणि वीर रावणाचा त्याने वध केला राम सर्वज्ञ असतानाही दुरात्म्या रावणाने सीता हरण केली हे लक्षात घेऊन आणि सीतेला आणून त्याने दिव्य केले योग बल मोठे आहे आणि तिनेच भ्रमणात टाकले असल्यामुळे हे सर्व विश्व खरोखर भ्रमण करीत आहे या जगतामध्ये विष्णू ही शापाधीन होऊन नाना प्रकारचे अवतार धारण करीत असतो कार्य करता कृष्णाचाही मृत्यूलोकी अवतार कसा झाला आणि त्याचे चारित्र कसे झाले हे सर्व मी तुला कथन करतो पूर्वी यमुनेच्या रम्य तिरी मधुवनात एक म्हणून मधुपुत्र बलाढ्य दानव वास्तव्य करीत असे हे जन्मेजय राजा वरदानाने गर्विष्ट झाल्यामुळे तो पापी द्विजांना दुःख देऊ लागला लक्ष्मणाचा पाठसा भाऊ जो शत्रुघ्न त्याने त्याचा वध केला मदमत्त झालेल्या त्या लवणाचा संग्रामामध्ये वध केल्यानंतर मथुरा नामक परम सुंदर नगरी त्याने तेथे वसवली त्या ठिकाणी त्या विचारी शत्रुघ्नाने आपले दोन कमलनयन पुत्र राज्यावर बसवले नंतर काल प्राप्त झाल्यावर तो स्वर्गात गेला सूर्यवंशाचा त्या ठिकाणी क्षय झाल्यानंतर झाली त्या ठिकाणी शुरसेन राजा होता आणि तो मथुरा प्रांत आणि शुरसेन देश ह्या दोन्ही देशावर राज्य करीत असे तेथे वरुणाच्या शापामुळे कश्यपाचा अवतार झाला हाच अतिविख्यात असलेला शुरसेन पुत्र वसुदेव होय पिता मृत झाल्यानंतर तो वसुदेव वैश्यवृत्तीने वागू लागला त्यावेळी उग्रसेचा कश्यपा बरोबर अवतीर्ण व्हावे लागले तीच अदिती देवकर कन्या देवकी झाली तिला महात्मा देवकाने वसुदेवाला अर्पण केली विवाह समारंभ सुरू झाल्यावर हे महाभाग्यवान कंसा देवकीच्या गर्भाशयापासून जो वैभवशाली आठवा पुत्र होईल तो तुझा वध करील अशी आकाशवाणी झाली ती ऐकून महाबलाढ्य कंस विस्मित झाला काय बरे करावे असा विचार करून तो मनात म्हणाला हिचा आजच सत्वर वध करून टाकला तर मला मृत्यू येणार नाही मृत्यूभय उत्पन्न करणाऱ्या ह्या गोष्टीला दुसरा काहीच उपाय नाही परंतु तुल्य असलेल्या देवकापासून उत्पन्न झालेली ही देवकी माझी भगिनी आणि म्हणूनच पूज्य आहे हिचा वध करावा कसा त्याने विचार केला ही भगिनी म्हणजे माझा मृत्यू आहे शोचनीय अवस्थेमध्येही असलेल्या विचारी पुरुषाने देहाचे रक्षण केले पाहिजे पाप घडले असता प्रायश्चित्ताच्या योगाने पापाची शुद्धी सर्वदा करता येते म्हणून विचारी पुरुषांनी पातक करूनही प्राणरक्षण करावे असा मनामध्ये विचार करून कंसाने आणि त्या सुंदरी केवकीची के वेणी तो दुरात्मा कंस ज्ञानातून तलवार उपसून तिला मारण्याकरता सर्व लोकांसमक्ष त्या नवोढा देवकीला ओढू लागला कंस तिचा वध करीत असल्याचे दृष्टीस्पर्ताक्षणी मोठा हा आकार आणि धनुष्य सज्ज करून वसुदेवाकडील वीर युद्धाला उद्युक्त झाले अद्भूत साहस करणाऱ्या त्या वीरांनी कृपेने त्या देवमाता देवकीची सुटका केली तेव्हा धैर्यवान वसुदेवाचे कंसाशी परस्पर घोर युद्ध झाले रोमांच उठवणारे दारुण युद्ध सुरू झाले असता यदुवंशातील मुख्य वृद्ध वीर कंसाचे निवारण करू लागले ते म्हणाले हे वीरा ही बाला तुझे चुलत बहिण तुला पूज्य आहे विवाहोत्सव चालला असताना तू हिचा आकाशवाणी झाली एवढ्या कारणावरच विचारी पुरुषाने स्त्रीहत्या करू नये तुझ्या अथवा ह्याच्या कोणीतरी शत्रूने गुप्त राहून ही अनर्था व वाणी कशावरून बरे उच्चारली नसेल हे राजा तुझी आणि वसुदेवाच्या पत्नीची अपकिर्ती करण्याकरता तुझ्याच मायावी शत्रूने ही वाणी उच्चारली आहे तू वीर असून भूताने उच्चारलेल्या वाणीमुळे खर, तुझी कीर्ती समूळ नाहीशी करण्याकरता तुझ्या शत्रूने हा उपाय योजला आहे अरे चुलत बहिणीच्या विवाहसमयी वध करणे योग्य नाही भवितव्याप्रमाणेच सर्व घडत असते असे सांगितले तरीही तो कंस निवृत्त होईना तेव्हा नीती वेत वसुदेवही त्याला म्हणाला हे कंसा त्रैलोक्य सत्याच्याच आधारावर असल्यामुळे मी आज तुझ्याशी सत्यभाषण करीत आहे उत्पन्न झालेल्या सर्व देवकी पुत्रांना मी तुझ्या स्वाधीन करीन हे प्रभू जो जो हिला पुत्र होईल तो, तो तो मी जर तुला न देईन तर माझे पूर्वज कुंभीपाक सौज्य घोर नरकामध्ये पडतील हे त्याचे भाषण श्रवण करून पुढे असलेले नागरिक जन शाबासून शाब म्हणाले महाशे कधीही हे महात्मा कंसा तू तिचे केस सोड आणि स्त्री हत्येचे पातक करू नकोस याप्रमाणे यदुकुलातील महात्मा आणि वृद्ध पुरुषांनी कंसाला उपदेश केला वसुदेवाच्या भाषणाचेही त्याला अनुमोदन मिळाल्यामुळे त्याने क्रोधाचा त्याग केला तेव्हा त्या सभेमध्ये नवबती झडू लागल्या वाद्य वाजू लागली सर्वांचे मुखातून जय जय शब्द होऊ लागला नंतर तो महायशस्वी शूरसेन पुत्र वसुदेव स्वकीय जनांबरोबर आणि नवहडा स्त्री बरोबर निर्भय होऊन त्वरेने चालता झाला कंसाच्याही क्रोधाचे निवारण झाले अध्याय विसावा समाप्त